पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण सव्वीसावे सा प्रेम कुणावर कराव वी स खांडेकर म्हणतात मनुष्याच्या ठिकाणी सुप्त स्वरुपात वास करणारी पण सर्व मानवतेला आपल्या सूक्ष्मधाग्याने जोडणारी निरपेक्ष प्रेम ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे प्रेम ही दोनच अक्षरे पण या दोन अक्षरांनी तरुणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्या हृदयात सळसळू लागते प्रेमात पडलेली माणसे शब्दांपेक्षा नजरेने जास्त बोलतं त्यामुळेच दोन प्रेमिक समोरासमोर असूनही खूप बोलायचं असूनही दोघेही कमी बोलतात अन जास्त वेळ बसून टाकतात प्रेमाला वासनेचा स्पर्श झाला नाही तर ते प्रेम सत्यम शिवम सुंदरम या पातळीवर जाऊन पोहोचते अशा या प्रेमाची अनेक रुपे आहेत भातारपणात एकमेकांना साथ करणारी वृद्धाश्रमातील माणसे स्वार्थ ठेऊन प्रेम करीत असतील असे मला वाटत नाही काही माणसे आपले जीवन इतरांसाठी सार्थकी लावतात त्यांचे जगणे म्हणजे फक्त प्रेम करणे ज्याला प्रेमाने जीवन जगण्याचा अर्थ समजला आहे त्याची दृष्टी प्रेममय बनलेली असते धर्म राजा जेव्हा घराच्या बाहेर पडायचा तेव्हा त्याला सगळे जग सुंदर दिसायचे कारण त्याच्या नजरेत जगाबद्दल निरपक्ष प्रेम होत खोटे वागणारी माणसे खोटेच प्रेम देऊ शकतात त्यांचे प्रेम स्वार्थी असते साने गुरुजींसारख्या प्रतिभावंत लेखकांनी उदात्त हेतू ठेवून प्रेम जगाचा उद्धार करणारे असतात घरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पाव छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण्यापेक्षा छोट्या छोट्या सुंदर शब्दांनी आपण एकमेकांना आपल्यासे करू शकतो प्रेमान भरलेल्या शब्दांची ताकद ही शक्तीपेक्षा जास्त असत भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवताच त्या मधुर आवाजाने विश्वातला कन अनकण रमून जात होता अशी सुमधूर बासरी वाजवताना भगवान श्रीकृष्ण जीव ओतत होत मेसमधील जेवणात व घरातील जेवणात आपल्याला फरक वाटतो दोन्हीकडे स्त्रीने स्वयंपाक केलेला असताना हा फरक का याला उत्तर घरात आई जेवण करताना आपले प्रेम त्यामध्ये मिसळते म्हणून ते जेवण आपल्याला रुचकर लागते दारिद्र्य जीवन कढणाऱ्या सुदैम्याने प्रेमाने आणलेले पोहे स्त्रीकृष्ण चवीने खातात आणि अजून आहेत का म्हणून विचारतात नाहीतर नोकऱ्याने आंब्याला हात लावला म्हणून हजारो रुपयांचे आंबे फेकून देणारे मस्तवाल या जगात कमी नाहीत म्हणूनच एखाद्याने प्रेमाने दिलेल्या भाजीत आणि विकत आलेल्या भाजीच्या चवीत नेहमीच फरक आढळतो हनुमानाने रामावर केलेले प्रेम सर्वांना ज्ञात आहे रामावर आपले किती प्रेम आहे हे दाखविण्यासाठी हनुमान आपली छाती वाढतो आणि त्यामध्ये राम असल्याचे दाखवितो आणि आजचे तरुण मुलीचा फोटो पाकिटात ठेवून स्वतःचा खिसा फाडून घेतात समोर मरण दिसत असताना पुरु सारखा स्वाभिमानी राजा जग जिंकणाऱ्या सिकंदराला प्रेमाने जिंकतो आणि दुसरीकडे मराईच्या आधी सुताचे पुतळे बांधून सुताचा जय जे जयकार करणारे डोंगी माणसे इतरांना काय प्रेम देणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाखतीत प्रत्येक शब्द झेलण्यासाठी मावळे नेहमी आतुर असायचे त्यांचा हात आपल्या पाठीवर प्रेमाने पडावा आपल्याबद्दल राजांनी चांगले उद्गार काढावे यासाठी मावळे आपले सर्वस्वपनाला लावायचे ते फक्त प्रेमामुळेच महात्मा गांधीजींच्या एका हाकेने काही मिनिटात लाखो माणसांचा समुदाय गोळावायचा आणि छातीवर काट्या झेलायचा ते फक्त भूमातेच्या आणि गांधीजींच्या प्रेमामुळेच ओठात एक आणि पोटात एक ठेवून बोलणारी माणसे इतरांपेक्षा स्वतःच्या मनाला जास्त फसवत असतात अशी माणसं जीवनात यशस्वी न होता आणि प्रेमाला पारखी होतात वेगवेगळ्या कंपन्यांचा माल घरोघरी विकणारी माणसे जास्त नफा स्वतला मिळवून देणारी पॉलिसी एखाद्याच्या गळ्यात मारून लोकांना फसणारी माणसे खोटा खोटा प्रेमळ आग्रह करून ती वस्तू गिराईकाशा माती मारतात या मागे शुद्ध स्वार्थी येतो असतो अशा लोकांना रात्री शांत झोप लागत नाही याउलट आईचे मुलांवरील प्रेम हे जगातील सर्वात निर्म शुद्ध आणि प्रेम असते जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपल्या ताटात विष मिसळले आहे अशी शंका येते का आणि जर येत असेल तर आपण आईचे प्रेम घ्यायला व जगायला लायक नाही असेच समजावेत बेगडी प्रेमा आणि दानधर्म करून कुठल्या तरी शाळेला संस्थेला कोण शिलेवर आपले नाव असावे म्हणून धडपडणारी माणसे एकीकडे तर दुसरीकडे माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या एकाही शाळेला माझे नाव दिलेले मला आवडणार नाही असे म्हणणारे कर्मवीरांना स्वतःच्या मुलांपेक्षा समाजातील मुलांवर प्रेम करणाऱ्या सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई पाटील या खऱ्या अर्थाने प्रेमळ होत्या दवाखान्यातील डॉक्टर जोडया प्रेमाने पेशंटच्या अंगावर हात ठेवतो हो तेवढ्याच प्रेमाने तो पेशंटचा खिसा कापतो दुर्दैवाने एखादा पेशंट दगावला तर त्याचे सगळे बिल घेतल्याशिवाय ते प्रेम नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही एवढे प्रेम काही डॉक्टर पैशावर करतात असे डॉक्टर सुखाने जीवन जगत असतील पण सुखाने झोपू शकणार नाहीत निवडणुकीपुरते समाजावर प्रेम करणारे पुढारी झोपडीतील उघडी नागडी मुले काखीला घेऊन टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडतात आणि निवडून येताच या मुलांना लाथांडायला कमी करीत नाही म्हणून कमी कुसुमाग्रजांना प्रश्न पडतो प्रेम कुणावर करावं आणि याचं उत्तरही तेच येतात कुणावरही करावं असे कुणावरही प्रेम करण्यासाठी स्वतःच्या आशा आकांक्षा स्वार्थ लो बाजूला ठेवले तर नक्कीच सर्वांवर प्रेम करता येईल